अध्याय सतरावा भगवंतांचे प्रकट होऊन आदितीला वर देणे श्रीचूक म्हणतात राजा आपले पतिदेव महर्षी कश्यपाच्या उपदेशाप्रमाणे आदितीने मोठ्या तत्परतेने बारा दिवसांपर्यंत या व्रताचे अनुष्ठान केले बुद्धीला सारथी बनवून मनाच्या लगामाने तिने इंद्रिय रूप बेछूट घोड्यांना आपल्या ताब्यात ठेवले आणि एकाग्रतेने ती पुरुषोत्तम भगवंतांचे चिंतन करीत राहिली तिने एका जोडून पयो व्रताचे अनुष्ठान केले तेव्हा पुरुषोत्तम भगवान तिच्या समोर प्रकट झाले परीक्षिता त्यांनी पितांबर परिधान केला होता त्यांना चार हात होते आणि हातात शंख चक्र गदा घेतली होती भगवंतांना अचानकपणे आपल्या समोर आलेले पाहून आदिती विनम्रपणे उठून उभी राहिली आणि नंतर प्रेम विवळ होऊन तिने जमिनीवर अंग लोटून देऊन त्यांना साष्टांग दंडवत घातले नंतर उठून हात जोडून भगवंतांची स्तुती करण्याचा तिने प्रयत्न केला परंतु डोळ्यांमध्ये आनंदाश्विंनी गर्दी केली तिच्या बोलवेना तिचे सर्व शरीर पुलकित झाले होते दर्शनामुळे झालेल्या अत्यंत आनंदाने तिचे अंग कापू लागले त्यामुळे ती स्तब्ध उभी राहिली परीक्षिता आपल्या प्रेमपूर्ण नेत्रानी देवी आदिती लक्ष्मीपती विश्वपती यज्ञेश्वर भगवंतांना पिऊन टाकल्याप्रमाणे पाहत होती नंतर मोठ्या प्रेमाने गदगद वाणीने हळूहळू ती भगवंतांची स्तुती करू लागली आदिती म्हणाली आपण यज्ञाचे स्वामी आहात आणि स्वतः यज्ञसुद्धा आपणच आहात हे अच्छुता आपल्या चरणकमलांचा आश्रय घेऊन लोक भवसागर तरुण श्रव, कल्याण होते हे आदिपुरुषा जो आपल्याला शरण येतो त्याची सर्व संकटे आपण दूर करता भगवन आपण दिनांचे स्वामी आहात आपण आमचे कल्याण करावे आपण विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचे कारण आहात तसेच विश्वरूप सुद्धा आपणच आहात अनंत असून सुद्धा आपण अनंत शक्ती आणि गुणांचा स्वीकार करता आपण नेहमी आपल्या स्वरूपातच स्थित असता नित्य निरंतर वाढणाऱ्या पूर्ण बोधाद्वारे आपण हृदयांधकार नष्ट करीत राहता भगवन मी आपल्याला नमस्कार करते हे अनंता आपण जेव्हा प्रसन्न होता तेव्हा मनुष्याला ब्रह्मदेवाचे दीर्घ आयुष्य त्यांच्या सारखे दिव्य शरीर प्रत्येक इच्छित वस्तू पुष्कळ धन स्वर्ग पृथ्वी पाताळ योगाच्या सर्व सिद्धी धर्म अर्थ कामरूप त्रिवर्ग आणि आत्मज्ञान सुद्धा प्राप्त होते असे असता शत्रूंवर विजय मिळवणे यासारख्या ज्या लहान कामना आहेत त्या संबंधी काय सांगावे श्री शुक म्हणतात राजन आदितीने जेव्हा अशा प्रकारे कमलनयन भगवंतांची स्तुती केली तेव्हा सर्व प्राण्यांच्या हृदयात राहून त्यांना जाणणारे भगवान म्हणाले हे देवजननी तुझी चिरकालीन इच्छा मी जाणतो शत्रूंनी तुझ्या पुत्रांची संपत्ती हिसकावून घेतली आहे त्यांना त्यांच्या ठिकाणातूनही हकलून लावले आहे तुझी अशी इच्छा आहे की आपल्या पुत्रांनी युद्धामध्ये त्या उन्मत्त आणि बलवान असुरांना जिंकून विजय लक्ष्मी प्राप्त करावी आणि आपण त्यांच्यासह रहावे तुझी अशी सुद्धा इच्छा आहे की तुझे इंद्रादी पुत्र जेव्हा शत्रूंना युद्धात मारतील तेव्हा तू त्यांच्या रडणाऱ्या दुःखी पत्न्यांना आपल्या डोळ्यांनी पहावे आदिती तुला असेही वाटते की तुझे पुत्र धन आणि शक्तीने समृद्ध व्हावेत त्यांची कीर्ती आणि ऐश्वर्य त्यांना पुन्हा प्राप्त व्हावे तसेस त्यांनी स्वर्गावर अधिकार प्राप्त करून पूर्वीप्रमाणे विहार करावा परंतु देवी त्या असुर सेनापतींना यावेळी जिंकणे शक्य नाही असे मला निश्चितपणे वाटते कारण ईश्वर आणि ब्राह्मण सध्या अनुकूल आहेत यावेळी त्यांच्याशी लढाई केली तर त्यापासून सुख मिळण्याची आशा नाही तरी सुद्धा हे देवी म्हणून मला यासंबंधी काही ना काही विचार करावाच लागेल कर आपल्या पुत्रांच्या रक्षणासाठीच तू विधीपूर्वक वयोव्रताने माझी पूजा आणि स्तुती केली आहेस म्हणून मी अंश रूपाने कश्यपाच्या तपश्चर्यात प्रवेश करीन आणि तुझा पुत्र होऊन तुझ्या संतानांचे रक्षण करीन कल्याणी तू तु तुझे पती कश्यप यांच्या मध्ये मला याच रुपामध्ये पहा आणि त्या पुण्यशील प्रजापतींची सेवा कर देवी कोणी विचारले तरी ही गोष्ट दुसऱ्या कोणाला सांगू नकोस देवांचे रहस्य जितके गुप्त राहील तितके ते अधिक सफल होते श्रीशुक म्हणतात एवढे बोलून भगवान तिथेच अंतर्धान पावले स्वत भगवान आपल्या ठिकाणी जन्म घेणार आहेत ही दुर्मिळ गोष्ट जाणून कृतकृत्य झाल्यासारखे तिला वाटले मोठ्या भक्तिभावाने ती आपले पतिदैव कश्यपांची सेवा करू लागली दिव्य दिव्यदृष्टी कश्यपानी समाधी योगाने जाणले की भगवंतांचा अंश आपल्यामध्ये प्रविष्ट झाला आहे वायू जसा लाकडे एकमेकांवर घासून त्यात अग्निस्थापन करतो त्याचप्रमाणे कश्यपानी एकाग्र आपल्या तपश्चर्याच्या द्वारा दीर्घ काळपर्यंत साठवलेले तेज आदितीमध्ये स्थापन केले जेव्हा ब्रम्हदेवानी हे जाणले की आदितीच्या गर्भामध्ये अविनाशी भगवान आले आहेत तेव्हा ते भगवंतांच्या ब्रह्मदेव म्हणाले हे समस्त कीर्तीचे आश्रय असणाऱ्या भगवंता आपला विजय असो अनंत शक्तींच्या अधिष्ठांना आपल्या चरणांना नमस्कार असो ब्रम्हण्य देवा त्रिगुणांच्या नियामका वार आपल्या चरणांना माझा वारंवार नमस्कार असो पृष्ठर प्रभू आपण नमस्कार करतो हे तिन्ही लोक आपल्या नाभीमध्ये स्थित आहेत तिन्ही लोकांच्या पलीकडील वैकुंठामध्ये आपला निवास आहे जीवांच्या अंतकरणात आपण नेहमी विराजमान असताना अशा सर्व व्यापक मी नमस्कार करतो प्रभू आपण संसाराचे आधी अंत आणि मध्य आहात म्हणूनच वेद अनंत शक्ती पुरुषाच्या रूपात आपले वर्णन करतात जसा पाण्याचा वेगवान प्रवाह आपल्यात पडलेल्या वस्तू वाहून नेतो त्याचप्रमाणे आपण सुद्धा कालरूपाने हे विश्व स्वतःबरोबर वाहून नेता आपण चराचर प्रजा आणि प्रजापतींना सुद्धा उत्पन्न करणारे आहात देवाधि देवा जसा देवा। पाण्यात बुडणाऱ्याला नावेचाच आश्रय असतो त्याचप्रमाणे स्वर्गातून बाहेर काढलेल्या देवतांना केवळ आपलाच आधार आहे अध्याय सतरावा समाप्त